तोंडून ऐकले की दक्षाकडून अपमानित झालेल्या सतीने प्राणत्याग केला आणि त्याच्या यज्ञातून प्रकट झालेल्या रुधूंनी आपल्या पार्श्वदांच्या सेनेला पिटाळून लावले तेव्हा त्यांना अतिशय क्रोध आला त्यांनी उग्र रूप धारण करून क्रोधाने दात ओढचावीत वीज आणि अग्निच्या लोळाप्रमाणे चमकडाली आपली एक जटा उपटली आणि एकदम झाला त्याचे शरीर एवढे स्वर्गाला स्पर्श करीत होता त्याला एक हजार हात होते त्याचा मेघासारखा श्यामवर्ण होता त्याला सूर्यासारखे तेजस्वी तीन डोळे होते विक्राळ दाढा होत्या आणि अग्नीच्या ज्वाना लाल लाल जटा होत्या प्रेताचा प्रेता मनकेर निरा शस्त्र होती जेव हाथ जोड़न विचार ले करू। भगवान मी का भगवान भूतनाथ मालले वीर रुद्रा तू मजा अंश हैस मन पार्शलांस सेनापति तू दक्ष यज्ञा विध्वंस कर जेव्हा देवादिदेव भगवान शंकराने क्रोध संतप्त होऊन अशी आज्ञा केली तेव्हा वीरभद्राने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि जाण्यासाठी तो तयार झाला त्यावेळी त्याला असे वाटले माझा वेगाशी बरोबरी करणारा या जगात कोणीच नाही आणि मी मोठमोठ्या वीरांचंही बळ सहन करू शकतो तो भयंकर गर्जना करीत संसार संहारक मृत्यूचाही संहार, संहार करण्यास समर्थ असा त्रिशूळ हातात घेऊन दक्षाच्या यज्ञ धावला त्यावेळी त्याच्या पायातील वाण्याचाही प्रचंड आवाज होत होता रुद्रांचे आणखीही पुष्कळ डावले इकडे ब्राह्मण आणि ब्राह्मण स्त्रिया यांनी जेव्हा उत्तर दिशेकडून उडणारी धूळ पाहिली तेव्हा ते विचार करू लागले कि अरे हा अंधार कसा ही धूळ कोठून आली यावेळी तो वावटण आलेली नाही किंवा डाकूही आलेले नाही कारण अपराधना कठोर शासन करणारा राजा प्राचीन जिवंत आहे अजून स्त्रिया व्याकुळ होऊन म्हणाल्या कि प्रजापती दक्षाने आपल्या सर्व कन्याच्या देखत बिचार्या निरपराध सतीचा तिरस्कार केला होता त्याच पापाचं हे फळ आहे किंवा हा संहार मूर्ती भगवान रुद्रामच्या अना ते अनादराचा दिग्गज जखमी होतात आणि मेघगर्जनेसारख्या भयंकर खिदळण्याने दिशा विदीर्ण होऊन जातात असं असणाऱ्या आणि रागाने भुवया चढवल्याने ज्यांच्याकडे पाहणेही कठीण अशा त्यांच्या अकरा विक्राळ दाढांमुळे तारेही असताव्यस्त होऊन जातात अशा भगवान शंकरांना पुरुष साक्षात विधाचा दक्षाच्या यज्ञामध्ये असलेले लोक भयभीत दृष्टीने एकमेकांकडे पाहत असे काहीबाई बोलत आहेत तोच आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हजारो भयंकर अपशकून होऊ लागले भुरा त्यावेळी धावत आलेल्या रुद्रगणांनी त्या महान यज्ञ मंडपाला पोट आणि तोंड असलेले होते त्यापैकी काहीनी यज्ञशाळेच्या पूर्व आणि पश्चिमेकडील खांबांच्या मध्ये आडवे ठरलेले बांबू तोडून टाकले कोणी पत्नीशाळा नष्ट केली कोणी सभामंडळ तर कोणी अग्निघ्नशाळा तोडून टाकली तर काही जणांनी यजमान गृह आणि पाकशाळा उद्धवस्त करून टाकली काहीने यज्ञाची भांडी फोडली काहीने अग्निजवले काहीने यज्ञकुंडात लघ् केली तर काहीने यज्ञ सीमांना बांधलेल्या दोऱ्या तोडून टाकल्या काही जण मुनीना त्रास देऊ लागले काही जण स्त्रियांना धमकावू लागले आणि काहीने आपल्या जवळून पळून जाणाऱ्या देवतांना पकडले मणिमानाने भृगुषींना बांधले वीरभद्राने प्रजापती दक्षाने कैद केले चंडिशाने पुशाला आणि नंदीश्वराने भगदेवतेला पकडले भगवान शंकरांच्या पार्षदांचे हे भयंकर प्रताप पाहून तसेच दगडांच्या मानाने अतिशय घायकुतीला येऊन तेथील ऋत्वी सदस्य देव इत्यादी सर्वजण इतसता पडून गेले रुग्णमिनी हातात स्त्रुवा म्हणजे पळी घेऊन हवन करीत होते वीरभद्राने त्यांच्या दाढी मिशा उपटल्या प्रजापति सभे मध्य निशान वीर दे महादेविष्ट हो भगदेवाला पृथ्वी का निंदा करीत दक्षाला डो खून कर प्रोत्साहन दिखले होते जैसे अनिरुद्धा विवाह चा प्रसंगी बलरा मे कलिंग राजा दात उपड़े होते तोड़ी कारण जेव्हा दक्षाने महादेवाना शिव्या दिल्या त्या त्यावेळी हास दात काढून हसत होता नंतर तो दक्षाच्या छातीवर चा बसून एका धारधार तलवारीने त्याची मुलकी तोडू लागला परंतु तो पुष्कळ प्रयत्न करूनही ते तुटेना जेव्हा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्राने दक्षाशी त्वचा फाटली नाही तेव्हा वीरभद्राला मोठेच आश्चर्य वाटले आणि तो बराच वेळ विचार करीत राहिला तेव्हा त्याने यज्ञमंडपात यज्ञ पशूंना जसे मारले जाते ते पाहून त्याचप्रमाणे दक्षरू त्या यजमान पशूचे डोके धडापासून वेगळे केले हे पाहून भूत प्रेम पिशाच्या आधी त्याच्या या कृत्यांची प्रशंसा करीत वाहवाह करू लागली आणि दक्षाच्या बाजूकडील लोकांनी हाहाकार माजला वीर वीरभद्राने अत्यंत संतापुन दक्षाचे डोके यज्ञा दक्षिणाग्दीत टाकले त्या यज्ञशा ला आग लज्ञा विध्वस समाप्त।